पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग चौथा भिक्खू आणि उपासक 1. भिक्षापाश एक, भिक्षा एक संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते दोन केवळ परिवराजा स्वीकारल्याने परिवराजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे तीन उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिवराजक संघ सभासद बने चार संघ ही स्वतंत्र संस्था होती संस्थापकावर पकावरती अवलंबून नव्हती पाच ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके सहा भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा सात भिक्कू भिक्षेवर अवलंबून असे भिक्षा घालणारा म्हणजे उपासक आठ उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती नऊ संघात कोणालाही प्रवेश देताना संघ दिक्षा हा समारंभ करावा लागे दहा संघ दीक्षेमध्ये संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होईल अकरा परंतु ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल परंतु संघप्रवेश करावायचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदिक्षा नसे संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे बारा धम्मप्रवेशासाठी धम्मदिक्षा नसणे ही एक गंभीर उणी होती ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा राज झाला त्यापैकी हे एक कारण आहे तेरा या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे दोन परस्परावरील परिणाम 1. तथापि धर्माचरात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते दोन यासंबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत तीन या नियमांशिवाय भिक्खणे दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता चार अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्यांनी ते पडताळून पाहिल्यावर विनयपीठकातील तत्संबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले पाच विनयपीठक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारींचा योग्य न्याय करण्याचे साधन आहे सहा भिक्खू उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता तीन भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म एक बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात 2. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही परंतु त्यांना जर उत्तम द्यावायचे तर ते असे बौद्ध धर्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी आपल्या धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे तीन दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत ते असे म्हणतात की बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळावायचा धर्म आहे सामान्य माणसाची त्याचा संबंध नाही बौद्ध धम्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे चार भगवान बुद्धाच्या संवादात भिक्कूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धर्म हा केवळ भिक्कूंचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते पाच म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे सहा भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होतो काय किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय सात भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहे म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत उपासकांसाठी नाहीत परंतु असे समजण्याचे कारण नाही भगवान बुद्धाने जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे आठ पंचशील अष्टांगमार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते हे त्या स्वरूपावरून लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही नऊ ज्यांनी गृहत्याग केला नाही जे क्रियाशील गृहस्थीजीवन जगत आहेत त्यांना पंचशील अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेले अशा भिक्खूच्या हातून या त्रेचे उल्लंघन होणे संभवनीय आहे ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत दहा भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे अकरा तथापि इथे तर्कावर विसंबून आवश्यकता नाही बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावायला प्रत्यक्ष पुरावाही आहे बारा त्याबाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे तेरा एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडगाच्या जे थनात राहत असता धाम्मिक आणि इतर पाचशे उपासक त्यांच्याकडे गेले अभिवादन केल्यावर धाम्मी बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला चौदा भगवान गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांची प्रगती करणारा आचार कोणता पंधरा इथे भिक्खंच वसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या सोळा भगवंत म्हणाले ऐका भिक्खू हो कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा सतरा दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो अठरा अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप गंध शब्द रुची आणि स्पर्श यासंबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका एकोणीस भिक्षा मिळताक्षणी एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचरित म्हणजे ब्राह्मपदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा वीस धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू हो भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या एकवीस भिक्षा आपली राहती खोली बिछाणा पाणी स्नान ही केवळ साधने आहेत याहून त्यांना अधिक महत्व नाही असे माना बावीस या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदत्त ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील तेवीस आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो 24. हत्या करू नका मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका सबळ दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका सकल प्राणीमात्रावर प्रेम करा पंचवीस कोणीही उपासकांनी बुद्ध्या चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये दुसरे हो देतील तेवढेच घ्यावे सव्वीस उपभोग ही अग्निगर्ता समजून त्यापासून दूर राहा ब्रम्हचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाद परसरीशी व्याभिचार करू नका सत्तावीस राजगृही अथवा चवाट्यावर थांबू नका किंवा तिथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा अठ्ठावीस मद्यपान करू नका दुसऱ्याला मद्य पाजू नका मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा एकोणतीस मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापा चनास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो म्हणून उन्माद त्या उन्मादकारक व्यसनापासून त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा तीस हिंसा चोरी असत्य भाषण सुरापान व्याभिचार यापासून परावृत्त व्हा एकतीस सप्ताहमागून सप्ताह उपोषताचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलांचे पालन करा बत्तीस प्रातकाळी पवित्र श्रद्धामय चित्तानीवरील उपोषद व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती बिक्कूंना अन्न आणि पेय द्या तेतीस आपल्या बापाचा सन्मान राखा उपजीविका सन्मार्गाने करा चौतीस असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करील पस्तीस यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे छत्तीस परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे सदोतीस बिक्क्कूला पाच व्रते अनिवार्य आहेत अडोतीस आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते एकोणचाळीस दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते चाळीस कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते एक्केचाळीस स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते बेचाळीस उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते त्रेचाळीस हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत चौवेचाळीस फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुलंघनीय नसून व्रतासारखेच आहेत उलट पक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्याचे परिपालन स्वच्छेने करायचे असत पंचेचाळीस याशिवाय त्यांच्यामधे लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहेत शेचाळीस भिक्कूला खासगी मालमत्ता ठेवता येत नाही उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते सत्तेचाळीस भिक्कूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मांडले जाते अठ्ठेचाळीस भिक्कू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहे एकस तथापि धम्म हा दोगना है।